श्री गणेशाय नमहा वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग त्र्याहत्तरावा ज्या दिवशी राजाने उत्तम प्रकारे गोदान विधी केला त्या दिवशी वीर युधाजित तेथे येऊन पोहोचला हा युधाजित केके राजाचा मुलगा आणि भरताचा सख्खा मामा होता भेटल्यानंतर एकमेकांचे कुशल प्रश्न होऊन तो राजाला म्हणाला केक अधिपती राजाने प्रेमाने आपले कुशल विचारले आणि ज्यांच्या कुशलाचे आपण चौकशी केलीत ते सगळे क्षेम आहेत हे राजेंद्रा केपती महाराजांना माझ्या भाच्याला भेटण्याची इच्छा झाली म्हणून मी अयोध्येला आलो होतो पण तेथे मला कळले की आपल्यासोबत विवाहार्थ आपले पुत्र मिथिलेला गेलेत तेव्हा मी त्वरेने भगिनीपुत्राला भेटण्याच्या इच्छेने इकडे आलो मग राजा दशरथाने आलेल्या प्रिय आणि सत्कारार्ह सत् अतिथीचा उत्तम प्रकारे सत्कार केला आणि ती रात्र महात्म्या पुत्रांबरोबर त्याने काढली प्रभातकाळी उठून अनेक कर्मे आटोपून ऋषीना पुढे करून तो यज्ञमंडपाकडे गेला विजय नामाचा सुयोग्य मुहूर्तावर सर्व अलंकारांनी नटलेल्या भावांसह हो रामाच्या हाती विवाहपूर्व मंगळसूत्र मनगटात बांधण्याचा विधी वसिष्ठांना व इतर महर्षींना पुढे करून झाला भगवान वसिष्ठ वैदेहाकडे जाऊन म्हणाले राजन राजा दशरथाने हाती मंगलसूत्रे बांधण्याचा विधी केला आहे आणि आता तो कन्या देणाऱ्या दात्याची वाट पाहत आहे दाता आणि प्रतिगृहित हे एकत्र आले म्हणजे सर्व गोष्टी यथायोग्यपणे चालू होतात विवाहापूर्वीचे तत्संबंधीचे विधी उत्तम प्रकारे करून दात्याचा स्वधर्म पार पाड महात्मा वसिष्ठ बोलल्यानंतर थोर महा थोर मनाचा महा तेजस्वी उत्तम धर्म जाणणारा राजा उत्तरला माझ्याकडे प्रतिहारी कुठे आहे कुणाच्या आज्ञाची आपण वाट पाहत आहात आपल्याच घरात विचार कसला करायचा हे राजा आपलेच नाही का सर्व प्रकारचा कौतुकविधे होऊन अग्नीच्या ज्वालाप्रमाणे असणाऱ्या माझ्या कन्या हे मुनीश्रेष्ठा वेदीपाशीच आलेले मी या वेदीपाशीच अडकलो असल्यामुळे मीच आपली प्रत्यक्षा करीत आहे निर्विघ्नपणे सर्व होऊ दे वाट कशाची पाहायची जनकाचे ते म्हणणे ऐकून दशरथाने आपले पुत्र आणि ऋषीगण सह प्रवेश केला मग विदेहाधिपती वशिष्ठाने म्हणाला ऋषे सर्व ऋषींच्यासह लोकानंदकारी रामाच्या सर्व विवाहाविषयक क्रिया करून घ्या बरे ठीक आहे असे म्हणून भगवान वसिष्ठ ऋषीने विश्वामित्राना व धार्मिक शतानंदाला पुढे करून यज्ञशालेत विधीनुसार वेदी व बनवली आणि ती सभोवार गंधपुष्पाने सोन्याची पात्रे व ज्यात धान्याचे अंकुर अगोलेत अशा नाना प्रकारच्या कुंड्याने ती वेदी सजवली तसेच तिच्या भोवती अंकुरयुक्त उथळपात्रे मांडली धूप घातलेली धूपात्रे शंखपात्रे यज्ञसाहित्य अर्घ्य आदी करून पुजलेली पात्रे हीही मांडली लाह्याने भरलेली आणि हळद कुंकू लावलेल्या अक्षरांनी भरलेली पातिली पुढे ठेवली मग मंत्रपूर्वक समान लांबीचे दर्भ पसरून त्या वेदीत विधीमंत्रपूर्वक अग्नी ठेवला मुनीश्रेष्ठ वशिष्ठाने त्या अग्नीत हवन केले मग सर्व प्रकारच्या दागदागिन्यांनी अलंकृत केलेल्या सीतेला अग्निसमक्ष रामापुढे तोंड करून उभे केले आणि राजा जन कौसल्यासू तर रामाला म्हणाला ही माझी मुलगी सीता तुझी सहधर्मचारिणी होत आहे तुझा हात पुढे कर आणि तिचा हात तुझ्या हाती घे ही पतिव्रता महाभाग्यवती तुझ्या मागोमाग सदा छायेसारखी राहील असे म्हणून राजाने मंत्राने पवित्रगीर केलेले जल त्यांच्यावर शिंपडले त्यावेळी देव आणि ऋषी साधू साधू म्हणाले देवांचे दुंदुबी वाजू लागल्या पुष्कळ पुष्प वर्षाव झाला अशा रीतीने मंत्रजलाने पुरस्कार केलेली आपली कन्या सीता हिचे दान करून राजा जन हर्षभरीत अंतकरणाने म्हणाला लक्ष्मणा ये तुझे कल्याण असो मी वाढवलेल्या उर्मिलीचा स्वीकार कर तिला तुझा हात दे उशीर व्हायला नको असे त्याला म्हणून जनक भरताला म्हणाला हे रघुरंदना मांडवीचा हात हाती घे शत्रुघ्नालाही तो मिथिलेश्वर म्हणाला श्रुतकीर्तीचा हात हाती घे तुम्ही सगळ्या पत्न्यांच्यासह मृदुवृत्तीचे उत्तम वृतपालन करणारे आहात आता काल जाऊ देऊ नको जनकाचे सांगणे ऐकून त्या चारीजणांनी चारीजणींच्या हाताने वसिष्ठांच्या अनुमतीने आपल्या हाताने स्पर्श केला मग अग्निला वेदीला राजाला तसेच महात्म्या ऋषीना भार्यांच्यासह त्या रघुनंदनाने प्रदक्षिणा केल्या आणि शास्त्रोक्त रीतीने विवाह विधी केला अंतरिक्षातून सुमनोहर अशी मोठी पुष्पवृष्टी झाली दिवे दुंदुवीचे नाच गाण्यावाद्यांचे आवाज याबरोबरच अप्सरांचे संघ नाचू लागले गंधर्व सुमधूर गाऊ लागले त्या रघुश्रेष्ठांच्या विवाह समारंभात हे सर्व अद्भुत दर्शन झाले तशा प्रकारच्या तुर्यादी वादनांच्या उठलेल्या गजरातच त्या महातेजस्वी कुमाराने तीन आग्नींना परिक्रमा करून भार्यांचा भार घेतला मग ते रघुनंदन भाऱ्यांना घेऊन आपल्या निवासस्थानाकडे गेले त्यांना पाहात राजादेखील ऋषी मंडळी आणि अप्तिष्ठ यांच्यासह त्यांच्या माघोमाग केला बालकांडाचा त्र्याहत्तरावासर्ग समाप्त